कारण संगमधर्मा अभी भीति पड़ी थी कि जर इतर जरूर लो लोक तर आप गिराइक कमी असो यानंतर एक इत संगठस्क विषय सुरू है पास काही अध्यायामध्ये हे अजयमेळाचं आख्यान आहे त्यानंतर मग पुढं सृष्टीची उत्पत्ती कशी झाली देव नाग पशु पक्षी यांची उत्पत्ती कशी झाली वगैरे हा सगळा विषय आलेला आहे आणि तो विषय आलेला असताना देवांच्या संदर्भामध्ये त्वष्ट्याचा एक उल्लेख आलेला आहे त्वष्ट्याचा मुलगा विषून आणि शुकाचार्याने सांगितलं की ज्या वेळेला देवगुरु बृहस्पतीने देवांचा त्याग केला त्यावेळेला ह्या विश्वरूपानं देवांचं पौरोहित्य केलं असं त्यांनी सांगितल्यानंतर परीक्षित राजाला उत्सुकता निर्माण झालेली आहे की देवांचा त्याग बृहस्पतीने का केला या प्रश्नाच्या उत्तरातनं पुढं आता वृत्रासुराचं आख्यान आलेलं आहे एकदा सगळ्या देवांच्या सभेमध्ये हा इंद्र बसलेला असताना देवगुरु बृहस्पती त्या ठिकाणी आलेले हा इंद्र देवगुरू आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करायला पाहिजे होता खरं म्हणजे त्यानं गुरु येते परंतु हा इंद्र जागचा हल्ला सुद्धा नाही ऐश्वर्यानं उन्मत्त झालेला देवगुरूंनी बघितलं की आपला अपमान झालाय हे बघितल्यानंतर ते तिथनं निघून गेले मूर इंद्राच्या लक्षात आलं की अरे आपलं चुकलं म्हणे मग तो त्यांची क्षमा मागावी म्हणून त्यांच्याकडे गेला तो येतोय ये असं लक्षात आल्यानंतर ते गुप्त झाले बृहस्पती गुप्त झाले आता देवांना मार्गदर्शन करणारं कोणी राहिलं नाही ही संधी साधली आणि दैत्याने देवांच्यावर स्वारी केली देवांचं काय चालेल नाराज आता काय करायचं मग इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला तर ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणाले की तो जो विश्वरूप मगाशी सांगितलं ना त्याला गुरु करा त्याला गुरु करा त्याच्याजवळ वैष्णवी विद्या नारायणी कवच ते आहे त्या योगे तो तुमचं रक्षण करेल हे सगळे विश्वरूपाकडे गेले त्याला विनंती केली त्याप्रमाणे त्यानं त्यांचं पौरोहित्य करायचं मान्य केलं त्याच्याजवळ ती नारायणी नारायण कवचाची विद्या नारायण कवच म्हणतात ती विद्या होती हे नारायण कवच म्हणजे काय आहे तर जसं आपण रामरक्षा म्हणतो आपल्याला ठोक शरोमे रागव पालंद शरतात्म या कौशल्य यो दृशोपातो विश्वामत म्हणजे मस्तकापासून आपल्या सगळ्या अवयवांचं प्रभू रामचंद्र आणि प्रत्येक अवयवाचं रक्षण करावं अशी त्यामध्ये प्रार्थना आहे तसं इथंही याच्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्यावेळी निरनिराळे भगवंताची जी रूपं आहेत त्यांनी आपलं रक्षण करावं अशा तऱ्हेची ही प्रार्थना आहे तर हे या प्रार्थनेचं किंवा हे जे कवच म्हणतात याचं महात्मा सांगताना सांगितलेलं आहे की एक ही विद्या धारण करणारा ब्राह्मण मरून पडलेला असताना मेला असता वर्ण म्हणे चित्ररथ गंधर्वाचं विमान चाललेलं होतं हा ब्राह्मण इथं मेलेला आहे त्यावेळेला मेले त्याचं चित्ररथ गंधर्वाचं विमान तिथं खाली पडलं म्हणे हा काय प्रकार आहे म्हणून त्यानं चौकशी केली तर तिथं असलेल्या ऋषींनी सांगितलं म्हणाले हा नारायण कवच धारण करणारा ब्राह्मण होता याच्या अस्थींचं तू विसर्जन यथासांग कर म्हणजे तुला पुढं जाता येईल असा एक प्रसंग सांगितलेला आहे ही, ही सा सा विद्या त्या विश्वरूपाजवळ होती त्यानं देवांचं पौरोहित्य करायचं मान्य केलं आणि ह्या विद्येच्या योगानं त्यानं सगळ्या देवांचं रक्षण केलं हा विश्वरूप आहे याला तीन मस्तकं होती सोमपीथ सुरापीथ आणि अन्नाद अशी त्यांची नावं ही जी नावं आहेत त्याच्यावरूनच त्या मस्तकांचं काम कळतंय सोमपीथं सुरापीथ आणि अन्नाद हा विषरूप काय करायचा तर त्याचं जे अजोळ होतं ते असुरकुळामध्ये होतं आणि म्हणून तो यज्ञातला काही हविर्भाग गुप्तपणानं असुरांच्याकडे पोचवायचा हि बाब इंद्रा लक्षा आर कहली वीरभागा योगा असुर बल संपन्न होती रागान विश्वरूपा तीन ही मस्तक तोड़ टाकली ब्रह्मत्या घी लक्षा घया ब्रह्म हत्या घत्या इंद्राग लगली मैत का ब्रह्म हत्ये पतका चार भाग केले वाटून टाकले एक भाग भूमीला दिला तो भूमीवर उकिरड्याच्या रूपाने दिसतो एक भाग पाण्याला दिला तो फेसाच्या रूपान दिसतो पाण्यावर फेसाच्या रूपानं तिसरा भाग स्त्री जातीला तो रज रूपाने प्रत्ययाला येतो आणि चौथा जो भाग होता तो झाडाने दिला पापाचा भाग तो भाग म्हणे डिंकाच्या रूपाने दिसतो बर का तेव्हा उपासाला आता डिंकाचे लाडू खायचे की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा आता बघा असो परंतु अशी त्यानं ही वाटणी केली हा त्वष्टा जो होता म्हणजे विश्वरूपाचा बाप आपल्या मुलाला इंद्रानं मारले याचा त्याला राग आला आणि त्याचा इंद्राचा वन करावा असा मनामध्ये विचार केला त्यानं आणि दक्षिणागदीमध्ये हवन केलं इंद्रशत्रू विवर्धस्व असा मंत्र म्हटला बरं काय आहे हे जे मंत्र असतात हे म्हणं अगदी बिनचूक म्हणणं फार महत्वाचं आहे बरं का बिनचूक म्हणणं म्हणजे आपण बघितलं असेल हे गुरुजी मंत्र वगैरे म्हण मन, वगैरे जे म्हटलेलं म्हणलं जातं त्यावेळेला आपण बघितलं असेल ते असे हात खालीवर किंवा मानाखालीवर करून असं म्हणत असतात ते त्या पद्धतीनंच म्हटलं तर त्याचा योग्य अर्थ होतो असा आहे त्याला ऍक्सेंट म्हणतात तो जर स्वर चुकला जर स्वर चुकला तर अर्थाचा अनर्थ होतो स्वर म्हणजे अॅक्सेंट आपल्या लक्षात येण्यासाठी सांगतोय स्वर म्हणजे अॅक्सेंट उच्चार शब्दाचा करायची एक विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीनं जर उच्चार केला तर त्याचा विशिष्ट अर्थ होतो नाहीतर होत नाही मी आपल्याला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल व्यवहारामधलं फाट असं म्हणणं वेगळं फाटक म्हणजे काय आपण गेट असलं तरी त्याला फाटकच म्हणतो किंवा आडनाव सुद्धा असतं कोणाचं फाट क फाट म्हणणं वेगळं आणि फाटक कुठल्या कुठे अर्थ केला बघा फाटक हा अर्थ कुठं आणि फाटकं म्हटलं तर कुठं अर्थ केला बघा फाटक डाळ म्हणणं वेगळं आणि डाळ ते भाजलेली फुटाणे जे डाळं असतात त्याला डाळं म्हणतात ही डाळ ती वेगळी हे वेगळं आणखी एक शब्द सांगू डोळण एक पूजेचा प्रकार आहे आपल्याला ठोकसाईल काही काहीच्या घरामध्ये असतो बोडण पूजेचा एक प्रकार आहे बोडणं म्हणणं वेगळं आणि बोडणं कुठल्या कुठे अर्थ केला की हो। व संस्कृतमध्ये असं म्हणतात की उपसर्गेण धातुअर्थ हा बलात अन्यत्रिय येते आणि त्याच पद्धतीनं जर म्हणायचं ठरवलं इथं तर अपस्वरेणं शब्दार्थ हा बलात अन्यत्रिय येते असा प्रकार आहे झालं का याचं त्यानं इंद्रशत्रो व्यवर्धस्व असा मंत्र म्हटला या मंत्राचा त्याचा अपेक्षित अर्थ सांगतो बरं का त्याच्या मनातला शत्रू याचा अर्थ शातयता म्हणजे ठार मारणारा इंद्र शत्रू याचा अर्थ इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्राला ठार मारणारा मुलगा व्हा वा असा मनामध्ये अर्थ त्यानं घेऊन मंत्र म्हंटला पण मंत्र म्हणताना चुकला स्वर चुकला त्याचा परिणाम असा झाला हा इंद्राचा शत्रू असा जो षष्टी तत्पुरुष समास व्हायचा त्याच्याऐवजी तो बहुवुरी समाज झाला इंद्र आहे शत्रुजाचा इंद्र आहे शत्रुजाचा याचा अर्थ इंद्राच्या ठार मारणारा असा मुलगा हा वृत्रासूर जन्माला आला लक्षात घ्या दक्षिणा अग्नीमध्ये त्यानं हवन केलं आणि त्यातनं हा वृत्रासूर बाहेर आला तेवढा प्रचंड असुर होता त्याला वृत्रासून नाव पडायचं कारण सुद्धा असं की म्हणे तो बाणाच्या पल्ल्या इतका रोज चौफेर वाढत होता एवढा प्रचंड तो देवाने त्याच्यावर स्वारी केली शस्त्र अस्त्र त्याच्या अंगावर फेकली तर सगळी त्यानं गिळून टाकली म्हणे देवांचं काय चाले ना महाराज आता काय करावं मग शेवटी सगळ्या देवानी आदिदेवाचा धावा केला तर भगवंतांनी सांगितलं म्हणाले दधीची ऋषींच्याकडे जावा इंद्राला सांगितलं दधीची ऋषींच्याकडे जावा आणि त्यांची हाडं मागून घ्या त्याचं वज्र करा ते वज्र इंद्राना हातात घेतल्यानंतर त्याचं सामर्थ्य वाढेल आणि मग तुमचं युद्धामध्ये जय तुम्हाला प्राप्त होईल या सांगण्याप्रमाणे सगळे देव त्या दधीची ऋषींच्याकडे गेलेले आहेत विनंती केली हात जोडले आता आलेत म्हटल्यानंतर ह्यानं काय वाटलं असेल कशासाठी आले जेवायला बोलवायला कशाला याने सांगितलं काय ठूक आहे का आपली हडं आम्हाला द्या म्हणून मोठ्या मना मनाचा तो मनुष्य त्यानं सत्पुरुष त्यानं आपला देह समाधी लावून टाकला हडं घेतली विश्वकर्म्यानं त्याचं वज्र बनवलं आणि ते वज्र इंद्राने हातात घेतलं आणि आता पुन्हा युद्धाला सुरुवात झालेली आहे देव आणि असुर यांचं युद्ध सुरू झालं इंद्राचं देवांचं सामर्थ्य आता वाढलेलं होतं या युद्धामध्ये आता असुरांचा टिकाव लागे ना सगळे असुर रणांगणातनं पळायला लागले त्यावेळेला वृत्रासुर त्याला सांगतोय अरे म्हणाला रणातनं पळून काय जात आहे परंतु का ते काय ऐकलं नाही त्याने ते पळून जायला लागले त्यावेळेला तो वृत्रासुर देवाना म्हणतोय अरे पळते जे काय लागतंय तुमच्या अंगात काय धमक असेल तर माझ्याशी खेळा म्हणाला शेवटी त्या इंद्राचं आणि वृत्रासुराचं युद्ध सुरू झालं महाराज असं वर्णन केलेलं आहे इंद्रानं अशी गदा त्या वृत्रासुरावर फेकून मारली म्हणे भागवतकर म्हणतात त्या वृत्रासुरानं इंद्रानं फेकलेली गदा लिलाया झेलली आणि त्याच गदेचा ऐरावतावर प्रहार केला इंद्राच्या तो ऐरावत एवढा प्रचंड हत्ती रक्त ओकत चिची करत सात धनुष्य माझा हटला असं वर्णन आहे इंद्राचं वाहन घायाळ झालं हे बघून त्या वृत्रासुरानं इंद्रावर प्रहार केला नाही तो धर्मयुद्ध करत होता लक्षात घ्या त्यावेळेला या वृत्रासुरानं भगवंताची प्रार्थना केली तो म्हणतो हे भगवंता मी तुझा दासानुदास आहे तुझी सेवा माझ्या हातून घडावी अशी माझी इच्छा आहे अशी भगवंताची त्यानं प्रार्थना केली पुन्हा युद्धाला सुरुवात झालेली आहे महाराज आणि मग शेवटी इंद्रानं आपल्या हातातल्या वज्रानं या वृत्रासुराचा एक हात तोडला दुसऱ्या घावानं दुसरा हात तोडला दोन्ही हात तोडले येत तरी तो तसा काय हार जाणार नव्हता वृत्रासुरान केलं काय तर आपला खालचा ओठ होता जमिनील लावला वरचा ओठ आकाशाला भिडवला आणि इंद्राला ऐरावता सकट गेळून टाकला परंतु त्याला ती नारायण कवचाची विद्या मिळालेली होती म्हणून इंद्र मिळाला नाहीवर का लक्षात घ्या तो त्याची कूस फाडून बाहेर आला आणि असं वर्णन आहे की म्हणे त्याच्या वृत्रासुराच्या मानेवर हा इंद्र त्याची मान तोडण्यासाठी ते वज्र घासत होता किती एक वर्षपर्यंत घासत होता भागवताची कथा नाही आहे बाहेरची ऐकली आपण ते टिंबर एरियात बघितलं असेल बघा मोठे लाकडाचे ओणके असतात ते डायरेक्ट मशीनवर काही चढवायला येत नाहीत आणि मग ते काय कापून चढवायला लागतात मग कापायचे म्हणजे काय करायचं एक लांबच्या लांब करवत घेतात आणि मग दोन माणसं इकडे इकडे बसायचे आणि दिवसभर चालतंय बघा असं कापाय तसला हा प्रकार परिचित राजा विचारतो मुलीवर आपण मग अशी म्हणाला की या वृत्रासुरानं भगवंताची प्रार्थना केली मी तुसा दासानुदास आहे तुझी सेवा माझ्या हातून घडावी अशी माझी इच्छा आहे हा काय प्रकार आहे म्हणतो बोलून चालून हा असुर होता आणि यानं भगवंताची प्रार्थना कशी के काय केली शोकाचार्य त्याला उत्तर देतात म्हणाले एक चित्रकेतू नावाचा राजा होता त्याला म्हणे एक कोटी बायका होत्या स्त्रिया एक कोटी स्त्रिया होत्या पण दुर्दैव असं की त्याला मूल नव्हतं बस एकदा त्याच्याकडे अंगीरा रशी आलेले असताना त्यानं पुत्रयाचना केली तर त्याने एक चरू शिजवून त्याला दिला म्हणे आणि सांगितलं की हा तुझ्या पट्टराणीला दे तुला हर्ष आणि शोक उत्पन्न करणारा मुलगा होईल त्यानं तो चरू आपल्या पट्टराणीला दिला तिला पुढं मुलगा झाला झालं मुलगा झाला म्हटल्यानंतर राजाचा आता ओढा त्या मुलाच्या निमित्तानं त्या पट्टराणीकडं सारखा तो जायला लागला या बाकी ज्या ज्या सौती होत्या किती कोटी स्त्रिया होत्या म्हणून सांगितलं कोटी स्त्रिया त्यातली ही एक पट्टर आणि वगळता उरलेल्या किती नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा एवढ्या त्यांच्या मनामध्ये आलं हे काय प्रकार आहे या राजा आता सगळं आपल्याकडे कर दुर्लक्ष करायला लागलाय कशामुळे झालंय तर या पोरामुळे झालंय पोराच्या ओढीनं पोरा तो तिथं जातोय तेव्हा एकदा मोरा मोडून टाकूया असं याने ठरवलं आणि केलं काय त्याच्यावर विषप्रयोग करायचा ठरवला त्या पोरावर ह्या सगळ्या चौथीने म्हणे गुप्तपणानं कट केला आणि तो अंमलात आणला अवघड आहे बरं का आधी असं म्हणतात की बायकांच्या तोंडामध्ये तीळ भिजत नाही म्हणतात कोणाला सांगू नका तुम्हाला म्हणून सांगते कोणाला सांगू नका ना म्हणून सांगते गावभर होते हो आहे तुम्हाला सांग असा प्रकार परंतु हे कसं काय झालं पण झालं ह्या सगळ्या चौतींनी हा कट केला त्या पोरावर विषप्रयोग करायचा आणि तसा विषप्रयोग केला पोरग पाळण्यात झोपवलेलं होतं ही त्याची आई सांगते दासीला आग जा पोरग आता जागा झालंय का बघ घेऊन ये त्याला ही दासी म्हणे बघायला गेली तर पाळण्यात ते पोरग ताठून मरून पडलेलं होतं झालं मुलगा मेला म्हटल्यानंतर त्या चित्रकेतूला शोक झालेला आहे तो शोकामध्ये इतका बेभान झालेला होता बुद्धी इतकी भ्रमलेली होती त्याची त्यावेळेला त्याच्याकडं तो शोकाकुल झालेला असताना त्यावेळेला त्याच्याकडं नारद महर्षी आणि अंगिरा ऋषी आलेले आहेत बरं का तर ज्या अंगिरारर्षीनी त्याला हा चरू शिजवून दिलेला होता तर त्यांनाच तो म्हणतोय तुम्ही कोण म्हणून ओळखलो सुद्धा नाही नारदाने सांगितलं हे अंगिरा ऋषी म्हणून आणि मग या दोघांनी त्याचा शोक नाहीसा करण्यासाठी त्याला उपदेश केला अरे म्हणाले असंच असतं जैसे वृक्षातळी पानथिक धर्मशाळेमध्ये दोन माणसं येऊन राहतात थोड थोडा वेळ थांबतात पहिल्यांदा जरा आबोला असतो मग जरा तुम्ही कोण आम्ही कोण गप्पा गप्पा मारतात रात्री झोपतात सकाळी उठल्यानंतर तू त्याच्या कामाला निघून जातो हा याच्या कामाला निघून जातो पुन्हा काय गाड काय राहतात का म्हणाले यथा काष्ठंच काष्ठंच समी यथा मोहोद धो तेव्हा तू काय शोक करू नको सारे संसारातली माणसं सा अशीच असतात परंतु त्याचा काय शोक कमी होईना शेवटी नारदानी तो मेलेला मुलगा जो होता त्याला जिवंत केला आणि त्याला सांगितलं अरे बघ म्हणाले तुझे आई वडील शोक करतायत त्यानं उत्तर काय दिलं ठोक तो म्हटलं कुठल्या जन्मातले आई कुठले हो जीव हा योनी येवनीत न फिरतोय प्रत्येक योनीमध्ये त्याचे आई वडील लक्षात घ्या उदाहरण द्यायचं झालं तर बघा आपण आपल्या जवळ रुपया असतो आपण तो घेऊन बाजारात जातो कोथिंबिरीची पेंडी घेतली त्या माळणीला रुपये दिला पेंडी घ्यायच्या आधी आपण काय म्हणतो हा रुपये माझा तो रुपये आपण त्या माळणीला दिला की आता ती माळी म्हण ती रुपाय माझा ती तो रुपये घेऊन तेलाच्या दुकानात जाते बाटली तेल घेते रुपया त्याला देते तेल घेई ती म्हणतो ती रुपये माझा आता त्या वाण्याला गेला तर तो वाणी म्हणतो रुपाय माझा मला सांगाव रुपाय खरा कोणाचा काय उत्तर आहे तसा प्रकार जीव हा येऊन येऊन येतं फिरतोय प्रत्येक वेळेला त्याचे आई वडील वेगळेले आहेत कुठले आई वडील माझे बनायचं हा प्रश्नच आहे महाराज तेव्हा त्यानं मुलानं ह्या चित्रकेतूला आणि त्याच्या आईला सांगितलं की म्हणाला तुमचा आणि माझा काहीही नित्य संबंध नाही तेव्हा शोक करू नका त्यानं सांगितल्यानंतर मग ह्याचा शोक शमलेला आहे आणि मग नारद महर्षींनी या चित्रकेतूला ब्रह्मविद्येचा उपदेश केलेला आहे भागवतकार म्हणतात ह्या चित्रकेतून त्या, त्या विद्येचा सात दिवस केवळ पाणीप्राशन करून जप केला त्या योगी त्याला विद्याधरांचं अधिपत्य प्राप्त झालं आणि त्यावेळेला तो एकदा म्हणे असा कैलास पर्वतावर फिरत फिरत गेलेला असताना त्यावेळेला असं दिसलं त्याला की भरसभेमध्ये भगवान शंकर पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेत हसला म्हणे भगवान शंकरानं सर्वसामान्य माणसाला जे कळत ते सुद्धा याला कळत नाही सगळेमध्ये असं बायकोला घेऊन बसतात का म्हणून हसला म्हणे त्याचा पार्वतीला राग आला आणि त्या पार्वतीनं त्याला शाप दिला की तू असुर येऊन येला जाशील तो हा चित्रकेतू वृत्रासुरूप म्हणून जन्माला आलेला होता असू अशा तऱ्हेचे आख्यान आहे पुढे मरुद गणांचं आख्यान आहे किती वाजले पाच दहा जले म्हणजे याच्यात <laughs> एक पंधरा मिनिटं विश्रांती घेऊया आणि मग पुढचा कथा भाग करायचा आपण असो पुंडली कवदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हरये ये हरये हर हरये नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्रीवृंदावन चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वाच सुश्री हरे